अध्याय अठरावा सूत्र चौदा क्वच वाकल्प सीमा अष्टावक्र म्हणतात सर्व संकल्प नष्ट झाल्यावर शांत वृत्तीने जगणाऱ्या महात्म्यांच्यासाठी कसला मोह आणि कुठला संसार कशाचे ध्यान आणि कुठली मुक्ती थोडक्यात ज्ञानी पुरुषासाठी हे सर्व निरर्थक आहे भारतीय धर्मात महात्मा गुरु संत ज्ञानी हे शब्द उच्चबोध झालेल्या व्यक्तीचा निर्देश करतात महात्मा असणाऱ्या पुरुषाच्या चित्तवृत्ती शांत आणि स्थिर असतात सर्व प्रकारच्या इच्छा संकल्प नाहीसे झाल्यामुळे चित्त असे शांत होते व त्यांचे मन त्या चैतन्य रुपी आत्म्यातच विलीन झालेले असते ज्याच्या इच्छा आहेत काहीतरी करण्याची किंवा प्राप्त करण्याची वासनं आहे ज्याच्यात अहंकार आहे ज्याचे मन नेहमी चिंताग्रस्त आहे ज्याच्या मनात स्वर्ग व मोक्षप्राप्तीची इच्छा जागृत आहे जो चांगले वाईट असा फरक मानतो ज्याला जीव ब्रह्म व सृष्टी हे वेगवेगळे दिसतात असा माणूस ज्ञानी नसतो व महात्मा सुद्धा नसतो राख फासून नग्न होऊन भगवी वस्त्रे पांघरून चिमटा घेऊन बडबड करत फिरून कोणी महात्मा होत नाही जो पूर्णपणे इच्छा होऊन आत्मज्ञान प्राप्त करतो तोच महात्मा असतो त्याच्यासाठी मोह जग ध्यान व मुक्ती सुद्धा निरर्थक असते व्यर्थ असते ही सर्व मनाचीच वृत्ती प्रवृत्ती असते जेव्हा मनच शिल्लक नाही तेव्हा या मनाच्या वृत्तीचे अस्तित्व तरी कुठून शिल्लक राहणार अठरावा सूत्र तेरावे कृत्यम किमती नृधी रंजना यथा जीवन मे वेह अष्टावक्र म्हणतात जीवनमुक्त योगासाठी कोणतेही कर्तव्य कर्म नाही आणि अशा कर्तव्य कर्माविषयी त्याच्या मनात कोणतीही ओढ व आसक्ती नसते तो या जगात स्वाभाविकपणे प्राप्त झालेले जीवन जगत असतो अष्टावक्र म्हणतात की जीवनमुक्त योगासाठी कोणतेही कर्तव्य कर्मे नसतात कर्माचा उद्देश असतो धन सुख मान सन्मान शांती ऐश्वर पदप्रतिष्ठा या गोष्टींची प्राप्ती कर्म करून या गोष्टी प्राप्त करण्याची सामान्य माणसाची इच्छा असते कर्म करणारी व्यक्ती धार्मिक असली तरी तिला कर्माद्वारे स्वर्ग मोक्ष व सदगती ही प्राप्त करण्याची इच्छा असते याच इच्छेच्या प्रेरणेमुळे तो वाईट कर्मे किंवा सत्कर्मे करू लागतो दुसऱ्याचे चांगले करतो सेवा करतो गरिबांना सहाय्य करतो दानधर्म करतो धर्मशाळा बांधतो देवळे बांधतो ही सर्व कर्मे तो धार्मिक दृष्टीने करतो ज्यामुळे भविष्यात त्याला चांगले फळ मिळावे म्हणजे त्यात सुद्धा फळाची आकांक्षा आहेच परंतु जो योगी पुरुष जीवनमुक्त झाला आहे त्याला तर जी सर्वश्रेष्ठ प्राप्ती आहे तिचा लाभ झालेला आहे ज्याच्यासाठीही सारी धार्मिक कृत्य केली जातात तेच ज्ञानी माणसाला प्राप्त झालेली आहे म्हणून आता त्याच्यासाठी कोणतीही कर्तव्य कर्मी नाहीत काहीही करण्याचे बाकी नाही कर्माचा उद्देश फक्त फलप्राप्ती आहे म्हणून फलप्राप्ती करून घ्यायची सर्व कर्मे ज्ञानप्राप्तीनंतरच ऑप ऑप सुटून जातात त्यानंतर ज्ञानी माणसाकरता फक्त तीच कर्मे करण्याची आवश्यकता शिल्लक राहते जी कर्मे स्वाभाविकपणे व फलकांक्षाविरहित वृत्तीने होतात अशी कर्मे कर्तव्य कर्मे नसून खेळाप्रमाणे नाटकाप्रमाणे स्वाभाविकरित्या होत असतात अशा कर्मांबद्दल हृदयात फार आस्था किंवा असोशी सुद्धा नसते असा जीवनमुक्त योगी जसे आयुष्य सहजपणे वाट्याला येईल तसेच तो तितक्यात सहजपणे जगतो त्यात काही खास मिळवण्याची इच्छा व प्रयत्न काही सोडण्याचाही आग्रह नसतो त्याच्यासाठी कर्तव्य कर्मे कोणतीच नाहीत याचा अर्थ असा नाही की सारे सोडून ज्ञानी माणसाने आळशी व्हावे व सर्व काही मिळाले आता काहीच करायचे नाही असे म्हणत बसून राहावे याचा अर्थ असा की कर्मे सर्व होतील पण ती स्वाभाविकपणे व फळाची आकांक्षा न ठेवता होतील याचा दुसरा अर्थ असा मुळीच नाही की सर्व कर्मांचा त्याग करून आरशी होऊन जीवन जगणारा जीवनमुक्त होऊन जाईल तसे जो वागेल तो ज्ञानी नसून अहंकारी व ढोंगी माणूस आहे हा फरक समजावून घेतला पाहिजे म्हणून अष्टावक्र सावधान करतात की ज्यांना भोगाची अभिलाषा आहे त्यांच्यासाठी हा तत्वबोध त्याज्य आहे ज्यांना फळाची आशा आहे ते सर्व घोगांची अभिलाषा बाळगणारे आहेत त्यांना प्रदान केलेला तत्वबोध अमृताऐवजी विषयाचेच काम करेल तसा माणूस कर्तव्य भ्रष्ट होऊ शकतो स्वीकारण्यास योग्य असे अधिकारी व मुमक्ष व्यक्ती यांनाच तत्वबोध प्रदान केला पाहिजे ज्ञान म्हणजे काही बाजारात मिळणारी सवंग गोष्ट नाही कि प्रत्येक पानाच्या दुकानावर मिळू शकेल असे ज्ञान मंदिरात मठात आश्रमात चर्च किंवा मशिदीमध्ये सुद्धा मिळू शकत नाही इथे डोके टेकवले तिथे पुष्पमाळा अर्पण केली कुठे नारळ अर्पण केला की लगेच लोक स्वतःला धार्मिक समजू लागतात लगेच आपल्याला स्वर्गाची किल्लीच प्राप्त होते अशी त्यांची समजूत होती ते असेही मानू लागतात की आता ते मुक्त झालेत सिद्ध झालेत आता त्यांना जाणू करण्यासारखे काहीच उरलेले नाही जीजस येशू ख्रिस्ताने म्हटले आहे की तुझी इच्छा पूर्ण हो पण अशा भूमिकेत मी व तू माझी व तुझी हा द्वैतभाव तसाच शिल्लक राहतो अद्वैताची अनुभूती होऊ न शकल्यामुळे त्यांनी ईश्वरात व मनुष्यात पिता पुत्राचा संबंध असल्याचे मानले वाले सुद्धा असेच मानतात महावीराला तर आत्म्या आत्म्यामध्येही फरक दिसला म्हणून ते अनेक आत्म्यांचे अस्तित्व होते या सर्व अपूर्ण ज्ञानाच्या अवस्था आहे मुस्लिम धर्मसुद्धा पूर्णतया द्वैतवादी आहे अद्वैतवादी लोकातही अष्टावक्र या ज्ञानातले शिरोमणी म्हणून ते ज्ञान अध्यात्म क्षेत्रातले सर्वश्रेष्ठ ज्ञान आहे काही मूढ लोक असे मानतात की चहा पिणे सोडून दिल्याने काठ्यांवर झोपल्याने नग्न फिरल्याने अंगाला राख फासल्याने मोक्ष मिळेल परंतु अशा गोष्टींचा वस्तूंचा त्याग करण्याचा मोक्षाशी काहीही संबंध नाही मोक्षाचा संबंध वृत्ती शांत होण्याशी आहे हे सोडा ते सोडा म्हणजे मोक्ष मिळेल असे सांगणारे अज्ञानी आहेत मनाच्या चांगल्या वाईट सर्व प्रकारच्या व प्रत्येक इच्छेपासून मुक्त होणे हाच खरा मोक्ष आहे सर्व भेद नाहीसे होऊन त्या एका परमश्रेष्ठ तत्वात विलीन होणे हीच खरी मुक्ती आहे अध्याय अठरावा सूत्र पंधरावे येश्वमिदम दृष्टम सनास्तिथ निर्वासन किंमते पश्याती अष्टावक म्हणतात ज्याला जग वास्तव वाटतंय तो त्याचा अस्वीकार का करेना पण वासना राहित पुरुषाला त्याचं काय तो तर पाहून सुद्धा पाहत नाही जगाला वास्तव मानणारा जगाचा स्वीकार करणारा तर वासनाग्रस्त असतोच कारण त्याला जगात जसे स्वारस्य असेल तशाच दृष्टीने तो जगाकडे पाहतो व त्याची दृष्टी वासनेचीच असते कधी कधी ऐकून ऐकून त्याची मोक्षप्राप्तीची वासना प्रबळ होते त्यामुळे तो सुद्धा ज्ञानीपुरुषांप्रमाणे सांगत फिरतो की संसार माया आहे भ्रम आहे असत्य आहे संसार वास्तवात अस्तित्वात नसून दोरीत साप दिसावा या प्रकारच्या भ्रमाप्रमाणे आहे परंतु जे ज्ञान ज्ञानी माणसाला झालेले असते तसे ज्ञान अशा पढ़त पढतशास्त्रीने झालेले नसते म्हणून त्याने संसाराचा त्याग करणे हे सुद्धा खोटारडेपणाचे आहे किंवा ढोंगीपणाचे आहे त्याने जगाला अवास्तव म्हणणे हे त्याच्या वासनेचे लक्षण आहे कारण मोक्षप्राप्तीच्या वासने, करन, वासने तो जगापासून दूर पडतो हिमालयात जातो म्हणून अष्टावकर म्हणतात की ज्ञानी माणसाची स्थिती यापेक्षा वेगळी असते कारण तो वासना रहीत झालेला असतो तो जगाला पाहत असूनही पाहत नाही कारण तो सर्वत्र आत्म्यालाच पाहतो हो, जगाला पाहत नाही अध्याय अठरावा सूत्र सोळावे येशिंतो द्वितीयम यो न पश्यती अष्टावक्र म्हणतात ज्याने परब्रह्माचे दर्शन घेतले आहे तो खुशाल मी ब्रह्म आहे याच विचारावर चिंतन करू पण जो श्रद्धापूर्वक सर्वत्र एकच एक आत्मा पाहतो हो, व दुसरे काहीच पाहत नाही त्याने काय चिंतन करायचे दोन बाबी भिन्न असल्याशिवाय चिंतन होतच नाही एक जो चिंतन करतो तो व दुसरा ज्याचे चिंतन केले जाते ते त्यामुळे जीवन व ब्रह्म हे वेगवेगळे दोन जण असल्याशिवाय चिंतन होणे शक्य नाही अज्ञानीस माणूस स्वतःला त्या ब्रह्मापेक्षा निराळी समजतो म्हणून तो त्या ब्रम्हचे चिंतन करतो शिवाय त्याने त्या ब्रह्माला पाहिले आहे म्हणजे पाहणारा व त्या ब्रेक्षा वेगळा असला पाहिजे तरच तो ब्रम्ह पाहू शकेल पूर्ण आत्मज्ञान होण्याच्या आधीची ही स्थिती आहे कारण या स्थितीत मनाला ब्रह्माचा आभास तेवढा होतो या स्थितीत द्वैत कायम राहते अशा स्थितीत तो मी ब्रह्म आहे याचे चिंतन करतो पण त्यात मी व ब्रम अशा दोघांचीही उपस्थिती असते पूर्ण ज्ञानाच्या स्थितीत हा जो मी आहे जो अहंकार आहे त्याचा पूर्ण विलय होतो व केव ब्रह्मच शिल्लक राहते अष्टावक्र म्हणतात की पूर्ण ज्ञानमय स्थितीत जीव आणि ब्रह्म यांच्यातला फरक नाहीसा होतो दोघे एकच होऊन जातात अहंकारामुळे मीचे अस्तित्व ब्रह्माच्या अस्तित्वापेक्षा वेगळे जाणवत होते तेच लोप होते ज्याला सर्वत्र ब्रह्माचेच दर्शन होते तो अहंकारच नाहीसा होतो मग कुणी चिंतन करायचे आणि कुणाचं चिंतन करायचं ज्ञानाची ही सर्वश्रेष्ठ अवस्था आहे व तिची अनुभूती उच्च कोटीचा फारच थोड्या व्यक्तींना येते अध्याय अठरावा सूत्र सतरावे दृष्टमिक्षेपो निरोधम कुरुते तसौ उदारस्तु न विक्षिप्त साध्या भावात करो ती किंम म्हणतात ज्याला आत्म्याचे सुस्पष्ट दर्शन होऊ शकत नाही त्याने चित्त निरोध करावा पण ज्या उदार पुरुषाला आत्मज्ञान प्राप्त झाले आहे व साध्य असे काहीच करायचे उरलेले नसेल त्याने काय करावे प्रत्येक सजीवात जी चेतना आहे ती चेतना म्हणजे आत्मा हो मन शरीर इंद्रिय हे कार्यरत होतात ते या चेतनाशक्तीच्या संजीवक प्रेरणेमुळे ही चेतनाशक्तीच प्राण आहे आत्मा आहे तीच ब्रह्मा आहे तीच चेतनाशक्ती ईश्वर आहे तीच परमात्मा आहे तिच्यामुळे मन शरीर व इंद्रिये आपापल्या गुणधर्मानुसार कार्य करतात परंतु ही चेतना शक्ती किंवा आत्मा सूक्ष्म आहे म्हणून त्याचे प्रत्यक्ष दर्शन होत नाही व त्यामुळे मनात वासनेच्या विविध प्रकारच्या लाटा निर्माण होतात विचारांचे तरंग निर्माण होतात या लाटांमुळे आत्म्याच्या प्रत्यक्ष दर्शनात अडथळा निर्माण होतो आत्म्याचे दर्शन सर्वांना होऊ शकत नाही ते या चित्तातील विचार तरंगामुळे योगशास्त्रात असा सिद्धांत आहे की जर या चित्तवृत्तीचा निरोध केला तर आत्म्याचा अनुभव होऊ शकतो म्हणून योगी आत्मज्ञाना करिता चित्तवृत्तींचा निरोध करतात ही वृत्तीनिरोध साधनेची अवस्था आहे अष्टावक्र सांगतात की अशा प्रकारे चित्तवृत्तींचा निरोध तेव्हाच केला जातो जेव्हा आत्म्याच्या दर्शनात या वृत्तीतील तरांचा अडथळा होतो परंतु ज्या पुरुषाला आत्मज्ञान झाले आहे ज्याचे चित्त शांत व तरंग झाले आहे ज्याला साध्य करण्यासाठी काहीही उरलेली नाही मन चित्त नावाची गोष्टच त्याच्याजवळ उरलेली नाही त्यानं काय करावं त्याच्यासाठी कशाची साधना ती संभवतच नाही चित्त मन जग शरीर हे सर्व त्याच्यासाठी निरर्थक नाहीत का मग निरोधक कशाचा करणार जोपर्यंत चित्त आहे तोपर्यंत निरोध करता येईल ज्ञानप्राप्ती अवस्थेत साधन साध्य साधक अशा तीन गोष्टी अस्तित्वात असतात ज्ञानप्राप्तीनंतर चित्ताचे अस्तित्वच नाहीसे झाल्यावर साधना निरथक ठरते ज्यांचा अहंकार शिल्लक असतो त्यांना त्यांचा मी हा ब्रह्मापासून वेगळा असल्याचा अनुभव येत असतो अध्याय अठरावा सूत्र अठरावे धीरो लोक विपर्यस्तो वर्तमानोपी लोकवत न समाधीम स्वस्य पश्यती अष्टावक्र म्हणतात जगात राहून जगासारखेच वागून सुद्धा जो जगापेक्षा भिन्न आहे तो धैर्यशील पुरुष समाधी अडथळे किंवा बंधन या सर्वांची उपेक्षा करतो त्यांच्याकडे पाहत नाही ज्ञानी व अज्ञानी माणसांच्या बाह्यांी काही फरक नसतो पण अंतरियामी जाणीवांच्या स्तरांवर फार मोठा फरक निर्माण होतो अज्ञानी माणसाचे कार्य मुख्यत्वे करून मन बुद्धी अहंकार व वा वासना तृप्ती करता होत असते शरीर पोषण हेच अज्ञानी माणसाचे ध्येय व जगण्याचा केंद्रबिंदू असतो ज्ञानी सुद्धा खातो पितो अज्ञानी माणसाप्रमाणेच अन्य कर्मे करतो परंतु अंतर्यामी जागृत असतो अज्ञानी सुद्धा तीच बाह्यकर्मे करतो व अंतर्यामी झोपलेला असतो आत्मज्ञान प्राप्ती झाल्यानंतर सुद्धा कबीर कपडे बिणत होत रोहिदास जोडे शिवत होतं केस कापण्याचे काम करीत होत बाह्यकर्मात काहीही फरक निर्माण झाला नाही अष्टावक्र म्हणतात की आत्मज्ञानी माणूस जगातील अन्य माणसांप्रमाणेच व्यवहार करून सुद्धा जगापेक्षा वेगळा असतो हा फरक अंतरीचा असतो बोधाचा असतो असा ज्ञानी व धीरगंभीर पुरुषच मुक्त असतो तो समाधी बंधन अडथळे साधना यांची सुद्धा उपेक्षा करतो कारण तो त्या सर्वातून मुक्त असतो अध्याय अठरावा सूत्र एकोणीसावी भावा भाव विही किंचित अष्टावक्र म्हणतात जो ज्ञानीपुरुष तृप्त आहे भाव अभाव यासारख्या भावनांपासून मुक्त आहे वासना रहित आहे तो लोकांच्या दृष्टीने सर्व कर्मेकरून सुद्धा वास्तवात मात्र काहीच करत नसतो अहंकाराने प्रेरित होऊन जो कर्म करतो तोच करता असतो ज्याची कोणतीच वासना नाही कोणताच अहंकार नाही ज्याला कोणत्याही फळाची आकांक्षा नाही जो भाव अभावाच्या चिंतेतून मुक्त आहे असा पुरुष करता नसतो जगात सर्व कर्मे करून सुद्धा तो कर्मांपासून अलिप्त आहे कारण कर्मांमुळे प्राप्त होणाऱ्या फळांना तो क्षुद्र व क्षणिक समजतो त्याला शाश्वत सुख व आनंद याचा लाभ झालेला आहे तो आत्मानंद तृप्त आहे म्हणून तो या क्षणभंगुर भोगांबद्दल उदास असतो बाह्यत जगाप्रमाणेच तोही सर्व कर्मे करतो पण ती कर्मे त्याला विचलित करू शकत नाहीत व आतून तो या कर्मांपासून अस्पर्श स्थितीत राहतो म्हणून कर्मे करून सुद्धा तो करतेपणाने असे काहीच करत नाही प्रवृत्त वा निवृत्त वा नैवधीर दुर्ग्रह कर्तुमायाती तत्कृत्व तिष्ठत सुखम अष्टावक्र म्हणतात धैर्यशील पुरुष प्रवृत्ती किंवा निवृत्ती यापैकी कशासाठीही आग्रही नसतो जेव्हा जे करण्याची वेळ येते तेव्हा तो ते, ते करून सुखाने राहतो ज्ञानीपुरुष करता नसल्याने कर्तव्याच्या अभिमानातूनही मुक्त असतो म्हणून एखादी गोष्ट झालीच पाहिजे मी ही गोष्ट करेन अशा प्रवृत्तीमय किंवा एखादी गोष्ट मी करणारच नाही अशा निवृत्तीपर बाबित, त्याचा कोणताच आग्रह नसतो शब्दा खाऊन तो कशाचाही त्याग करत नाही त्याचे सर्व संकल्प आग्रह संपलेले असतात अनाग्रही वृत्तीने जे स्वाभाविक आहे ते तो करतो जर एखाद्या कार्याची जबाबदारी त्याच्यावर आली तर ते कर्म करून तो तत्क्षणी त्यातून वेगळा होतो आग्रह व निश्चय संकल्प व वासना प्रवृत्ती आणि निवृत्ती स्वीकार व त्याग हे सर्व अहंकाराने केले तर ती बंधनेच होतात ज्ञानीकडून अपेक्षा आहे की तो हे सर्व स्वाभाविकपणे करतो ज्ञानी व अज्ञानीच्या कर्मात हेच खरे अंतर आहे हाच खरा फरक आहे बाहेरून काही फरक नाही कोणी व्यक्ती पाण्यात बुडत असेल तर त्याला अज्ञानी माणूस वाचवेल व वा ज्ञानी माणूस सुद्धा वाचवेल दोघांच्या कार्यात काहीच फरक नसेल पण अज्ञानी धावेल ते बक्षीस मिळवण्यासाठी आपले प्राण धोक्यात घालून दुसऱ्याचे प्राण वाचवल्याबद्दल राष्ट्रपती पारितोषिक मिळेल वृत्तपत्रातून प्रसिद्धी मिळेल फोटो छापून येईल या अपेक्षेने पण ज्ञानी आपले कर्तव्य करून गुपचुपणे तिथून निघून जाईल कुणी आभार मानावे एवढी सुद्धा त्याची अपेक्षा नसते तो कधीच म्हणणार नाही की मी एवढा उपकार केला तरी तुम्ही माझे आभार मानत नाही मी वाचवले नसते तर तुम्ही बुडून मेला असता हेच दोघातले अंतरयामी असलेले वेगळे आहे काही अन्य मूढ माणसे अशी असतात कि ती केवळ पाहत राहतात व म्हणतात की कोण कोणाला वाचवू शकतो तो आपल्या कर्माचे फळ भोगतो आहे ते त्याला भोगू द्या तुम्ही त्याला वाचवले तर तो आपल्या कर्माचे फळ भोगू शकणार नाही व त्याचे पाप तुम्हाला लागेल वाचवल्यानंतर त्याने काही वाईट काम केले एखाद्याचे प्राण घेतले कोणाचा खून केला तर त्याचे पाप सुद्धा तुम्हाला लागेल या प्रकारे काही मूढ व्यक्ती दान देताना सुद्धा हिशेब करतात की दान दिल्यावर त्या पैशाचे तो काय करेल दारू पील की जुगार खेळेल तर त्यासे पाप आपल्याला लागेल अशा मूढ समजुती अनेक अज्ञानी मनसे उराशी बाळगून असतात अहंकार मुक्त होऊन स्वाभाविकपणे फलाकांक्षा सोडून जी कर्मे केली जातात तीच कर्मे कर्त्याला मुक्त करतात अध्याय अठरावा सूत्र एकविसावे निर्वासनो निराळ स्वच्छंदो मुक्त बंधन क्षिप्त संसार अष्टावकर म्हणतात ज्ञानीपुरुष वासनारहित होऊन परावलंबन त्यजून स्वच्छंदपणे आणि बंधनरहित झाल्यावर संसाररूपी हवेत एखाद्या वाळलेल्या पानाप्रमाणे व्यवहार करतो ज्याला आत्मज्ञान प्राप्तीचा लाभ झाला ज्याने आत्मस्वरूप ओळखले ज्याला संपूर्ण सृष्टी आत्म्याचेच रूप असल्याचे जाणवते तो वासनशून्य होतो या जगात किंवा नंतर स्वर्ग मोक्ष वगैरे कोणत्याही बाबींची आसक्ती त्याला उरलेली नसते म्हणून तो अवलंबनातून मुक्त होतो असहाय्य व्यक्तीची गरज असते की तिला कुणीतरी मदतीचा हात द्यावा ज्ञानी असहाय्य नसतो तो स्वच्छंद होतो कोणाच्या दबावाने तो कोणतेच कार्य करत नाही परंतु आपल्या विवेकाने करतो ज्याची काही अपेक्षा आहे तो त्या अपेक्षेमुळे बंधनात सापडतो व अपेक्षा असून माणूसच स्वच्छंद होऊ शकतो घर कुटुंब पैसा पत प्रतिष्ठा या अपेक्षामुळे सामान्य माणूस स्वतःच स्वतःला बंधनात अडकवतो या वस्तू माणसाला बांधत नाहीत अपेक्षा बांधते जर सर्व अपेक्षाचा त्याग केला तर कुणीही स्वच्छंद होऊ शकतो बंधनातून मुक्त होऊ शकतो अष्टवक्र म्हणतात की वाळलेले पान जसे वाऱ्याच्या झोताप्रमाणे हलते त्याप्रमाणे ज्ञानी मनुष्य या जगाच्या वाऱ्यात वाळलेल्या पानाप्रमाणे व्यवहार करतो ज्याप्रमाणे वाढलेल्या पानाची जशी काही इच्छा वासना मर्जी नसते जिकडे हवा घेऊन जाईल तिकडे ते जाते त्याच प्रकारे ज्ञानी सुद्धा आपल्या मर्जीचा आग्रहाचा त्याग करून जगरूपी वाऱ्यात जगाप्रमाणे व्यवहार करतो अध्याय अठरावा सूत्र बावीसावे असू क्वापि न हर्ष न विषादता स शीतलमना अष्टावक्र म्हणतात मुक्त पुरुष न कधी हर्षित होतो न कधी विषाद करतो तो शांत मनाचा पुरुष मुक्त पुरुष म्हणून शोभून दिसतो मनुष्याचे जग त्याच्या बाहेर नाही त्याच्या आतल्या वासना इच्छा आकांक्षा अपेक्षा याच त्याचे जग आहेत या अपेक्षा व वा वासनांचे बाह्य प्रतिबिंब म्हणजे त्याचे जग असते या अपेक्षा व वा वासनाच त्याच्या हर्षाचे व विषादाचे कारण असते पण जीवनमुक्त पुरुष या संसाराच्या अपेक्षा असल्याने त्याचे मन शांत झालेले असते म्हणून तो हर्षित होत नाही व विषाद सुद्धा करत नाही कारण त्याला अपेक्षा म्हणून तो देह असूनही विदेह पुरुष म्हणून शोभून दिसतो अध्या अठरावा सूत्र तेवीसावी कुत्रा पिन जी हा असा असती कुत्र चित आत्मारामस्य धीर आत्मन अष्टावक म्हणतात आत्मरूपात रममान झालेल्या व शीतल, शीतल शांत निर्मल मनाच्या धैर्यशिर पुरुषाला काहीही प्राप्त करण्याची इच्छा नाही व कशाचाही त्याग करण्याची इच्छा नाही अज्ञानी माणूस पैसा पद पत, पत्नी मुलं यश मान सन्मान प्रतिष्ठा अशा नश्वर सुखातच रमलेला असतो त्याला या सर्व गोष्टींच्या सुखाची लालसा असते यातच त्याला आनंद वाटतो परंतु हे सुख दुसऱ्यापासून मिळवावे लागते कोणत्याही क्षणी दुसरी व्यक्ती हे सुख हिसकावून घेऊ शकते व दुसऱ्यांचा भरोसा काय ज्या प्रकारे व्यक्ती दुसऱ्यापासून सुख प्राप्त करू इच्छिते त्याच प्रकारे दुसरे लोक तिच्यापासून सुख प्राप्त करू इच्छितात पण सुख देण्याची कुणालाच इच्छा नसते म्हणून संघर्ष सुरू होतो हिसकाहिसकी सुरू होते व त्यामुळे केवळ क्लेश त्रास दुःखच निर्माण होते सुखासाठी दुसऱ्यावर अवलंबून राहणे ही गुलामी आहे सुखाच्या लालसेने मनुष्य त्या गुलामीत स्वतःहून अडकत जातो म्हणून ज्ञानी लोक अशा सुखांना असत्य व बंधनकारक समजतात जे सुख दुसऱ्यावर अवलंबून आहे ते असत्यच असते थोड्याशा सुखासाठी मनुष्य स्वतःला दुसऱ्याला विकून टाकतो यापेक्षा माणसाचा दुसरा घोर अपमान तो काय असू शकेल म्हणून ज्ञानीपुरुष सर्व इच्छांचाच त्याग करतात त्यानंतर कोणत्याही वस्तूची वा क्षणिक सुखाची प्राप्ती करण्याची वापर झाले आहे त्याचा त्याग करण्याची नसते ते केवळ आपल्या आत्मरूपात रममान होऊन शाश्वत सुखाचा उपभोग घेतात म्हणून त्यांचे चित्त निर्मळ राहते चोवीसा प्रकृत्या शून्य चित्त कुर्व तो प्राकृत अष्टावक्र म्हणतात जो पुरुष स्वाभाविकपणे शून्यचित्त आहे आणि तितक्याच सहज वृत्तीने सारी कर्मे करतो त्या धैर्यशील पुरुषाला इतर सामान्य माणसांच्या प्रमाणे मानापमान सन्मान अपमान नसतात मान व अपमान या भावना अहंकारातून निर्माण होतात त्याचा अहंकार जेवढा मोठा तेवढी ज्ञानी माणसाची त्याची भावना जास्त तीव्र असते छोट्या व्यक्तींचा अहंकार तीव्र असतो म्हणून प्रत्येक क्षणाला त्यांच्या समोर मान अपमानाची समस्या उभी ठरलेली असते परंतु पुरुष तर शून्य चित्त असतो त्याचे समोर मान पान सन्मान अपमान यांचा प्रश्न कधीच नसतो ज्ञानीपुरुष सर्व कर्मे सहजपणे करत असतो त्याला प्रशंसा व बक्षिसाची अपेक्षा नसते व कुणी अपमान केला तर त्याचाही त्याच्यावर काहीही परिणाम होत नाही लहान मुलाप्रमाणे तो सर्व कर्म करतो अध्याय अठरावा सूत्र पंचवीसावे कृतम देतानुरोधी कुरवन अपी कर अष्टावक्र म्हणतात माझ्या आत्मारूपी शुद्ध स्वरूपाने नव्हे तर शरीराने कर्म केले आहे या विचाराचे जो अनुसरण करतो तो कर्म करूनही कर्म करत नाही अज्ञानी माणूस जी कर्मे करतो ती सर्व कर्मे ज्ञानी माणूस सुद्धा करतो परंतु अज्ञानी माणूस अहंकारी असल्यामुळे सर्व चांगल्या वाईट कामनांचे ओझे व जबाबदारी स्वतःवर घेतो की मी हे केले तो स्वतःला करता समजत असल्याने कर्मफलाचाही तोच अधिकारी होतो ती त्यालाच भोगावी लागतात अज्ञानी व्यक्ती फळाच्या अपेक्षेखेरीच कोणतेही कर्म करू शकत नाही परंतु ज्ञानी माणसाने आपले शरीर व मन या पलीकडील आत्मा जो आहे तो ओळखलेला असतो व तो हे जाणतो की आत्मा हा करता नाही व भोगताही नाही कर्मे तर शरीर व मनाच्या मार्फतच होतात पण आपण आत्मस्वरूप असल्याचे जाणल्यामुळे ज्ञानीपुरुष हा त्या कर्मांचा सा केवळ साक्षी पुरुष असतो कारण सर्व कर्मे शरीराने केलेली आहेत माझ्या आत्मस्वरूपाने नव्हे याची त्याला जाणीव असते अशी व्यक्ती कर्म करून सुद्धा त्यापासून अलिप्त राहते तिला त्याचे फळ भोगावे लागत नाही जर अज्ञानी माणूस वाईट कामे करून म्हणेल की ही कामे मी केली नसून शरीराने केलेली आहेत तरी त्याला त्या वाईट कामांची फळे भोगावी लागतील कारण त्याच्यात वासना व अहंकार शिल्लक आहेत या उलट ज्ञानीपुरुष वासना व अहंकारामुळे कोणतेही काम करत नाही म्हणून तो फळाचा भोगाचा अधिकारी नसतो त्याचे सारे कार्य स्वाभाविकपणे होत जाते अध्या सूत्र सव्वीसावरे अतवादेव कुरुते न भवेदि वालिश जीवनमुक्त सुखी श्रीमान संसर अष्टावक्र म्हणतात जो सामान्य माणूस बोलतो वेगळे आणि करतो वेगळे त्या सामान्य माणसाप्रमाणेच ज्ञानी व जीवनमुक्त पुरुष कर्मे करीत असतो पण तो मूढ नसतो ज्ञानी पुरुष सुखी होऊन संसारातच राहून सुशोभित जीवन जगत असतो ज्ञानी माणसाची ओळख त्याच्या कर्मावरून पटत नसते ती त्याच्या ज्ञानावर अवलंबून असते मुक्ती सुद्धा ज्ञानामुळे होते कर्मामुळे नाही सर्व कर्मांचा आधार शरीर मन व अहंकार आहे जोपर्यंत हे मन व अहंकार आहेत तोपर्यंत सर्व कर्मे बंधने सुद्धा अस्तित्वात राहतात परंतु ज्ञानी माणूस या शरीर मन व अहंकारांच्या पलीकडील आत्मरूप जगत असतो म्हणून त्याची सर्व कार्ये ही स्वाभाविकपणे व जाणू नाटक केल्याप्रमाणे होत असतात त्यामुळे या कर्मातून ज्ञानी माणूस अलिप्त असतो म्हणून ज्ञानी माणसाची ओळख त्याच्या बोलण्यावरून होते तो कोणत्या विचाराचे प्रतिपादन करतो त्यावरून होते त्याचे बोलणे हे नेहमी सत्याचे प्रतिपादन करते त्याची कर्मे जनसामान्यांप्रमाणे असू शकतात सामान्यांप्रमाणेच तो खातो पितो व इतर व्यवहारही करतो याउलट सामान्य अज्ञानी माणसाने असामान्य काम केले तरी तो सामान्यच राहतो गिधार खूप उंच उरते पण त्याची नजर मेहलेऱ्या जनावरांच्या शरीरावर असते बघा एका पायावर उभा राहतो पण त्याची नजर माश्यावर असते याच प्रकारे अज्ञानी माणसाने एखादे मोठे काम केले तरी त्याची नजर क्षुद्र वासनापूर्तींवर असते म्हणून मुनी श्रेष्ठ अष्टावक्र म्हणतात की ज्ञानी व अज्ञानी माणसाच्या बोलण्यात करण्यात फार फरक असतो ज्ञानी माणूस विवेक शक्तीने जगतो सत्यतेत जगतो सृष्टीचा एकात्म भाव आत्मसात करून जगतो तर अज्ञानी माणूस अहंकार व वा वासनामय क्षुद्र स्वार्थी जीवन जगत असतो दोघातले अंतर व फरक हा आतल्या भाव जीवनाचा वैचारिक दृष्टीचा असतो अज्ञानी माणसाचे कर्म मूढपणातून जन्माला येते ज्ञानी मूढ नसतो म्हणून तो संसारात राहून सुशोभित जीवन जगतो अज्ञानी सुद्धा त्याच संसारात राहून दुःखी जीवन जगत असतो ज्ञानी माणसाची ओळख त्याच्या कर्मावरून नव्हे तर ज्ञानामुळे पडते अज्ञानी माणूस त्याच्या कर्मावरून ओळखला जातो कारण तो कर्माच्या संदर्भात जगतो ज्ञानाच्या नाही ज्ञानी ज्ञानमय होऊन जातो व कर्मातून अलिप्त राहतो अध्याय अठरावा सूत्र सत्ताविसावे नाना विचार सुश्रांतो धीरो विश्रांती महागत न कल्पत न न आणती न शिती अष्टावाक्र म्हणतात सर्व विचारांच्या परिशीलने थकल्यावर जो धैर्यशील पुरुष शांती प्राप्त करतो तो कशाचीही कल्पना करत नाही तो काही माहीत करून घेत नाही तो काहीही ऐकत नसतो व काहीही पाहतही नसतो अज्ञानी माणूस जगातील भोग भोगतो जेव्हा तो शरीर व इंद्रियांच्या भोगाने तृप्त होतो तेव्हा त्याला त्यात आनंद मिळत नाही व जेव्हा त्याला ते निरस वाटू लागतात तेव्हा तो संन्यास घेतो वस्तुत संन्यास हा, हा संसारातील अनुभवांचे सार व अर्क आहे त्याची निष्पत्ती आहे तोच खरा संन्यास असतो संसाराचा अनुभव प्राप्त केल्याशिवाय घेतलेला संन्यास हा वरून लादलेला व कच्चा संन्यास आहे तो कधीही डळमळीत होऊ शकतो खरे तर संन्यास घेतला जात नसतो तो ऑपोआप घडून येतो संन्यास हे कार्य नसून ती एक अनुभूती आहे उत्तम श्रेष्ठ व उन्नत जीवनाच्या दिशेने टाकलेले एक पाऊल आहे असाच संन्यासी आत्मज्ञानाचा अधिकारी असतो व तोच शांती प्राप्त करू शकतो त्याचप्रमाणे बुद्धिजीवीसुद्धा अनेक प्रकारच्या विचारात अडकलेला असतो हे जग संसार कर्म भोग अध्यात्म ईश्वर परमात्मा आत्मा वगैरे अनेक विषयांचे अध्ययन अभ्यास मनन आणि चिंतन करतो अनेक शास्त्रे वाचतो भजन कीर्तन व ज्ञानीपुरुषांची प्रवचने ऐकतो ज्ञानचर्चा करतो सिद्ध पुरुषांच्या जवळ जाऊन चर्चा व सल्लामसलत करतो परंतु त्यापैकी कशातही त्याला शांती मिळत नाही उलटतो या विचारांच्या गुंतागुंतीत जास्तच अडकत जातो या गोष्टी केल्याने त्याला सत्य प्राप्त होत नाही कारण सत्य तर एकच आहे व असत्य अनेक आहेत प्रत्येक व्यक्तीचे आपापले असत्य असते असत्य सर्व खाजगी व व्यक्तिगत असतात पण सत्य एकच व सर्वांचे असते सर्वांचे सत्य एकच असते ते कुणाच्या बापाची जाहीर नाही आणि त्याचा कोणी मालकही नाही म्हणून सत्याचे कधीच संप्रदाय मदत नाहीत सर्व संप्रदाय हे असत्याचे बनतात संप्रदाय आधारच असत्य हक्क दर्शवने अहंकार स्वार्थ व संकुचितपना जेथे संप्रदाय है जे संप्रदाय सत्या सत्य है संप्रदाय नष्टावक्र संप्रदाय नहीं सत्य चोवीस कैरेट सोने मानले तो संप्रदायत चौदह कैरेट से शिलक रहते है सत्यात हिंदू मुस्लिम ख्रिश्चन शीख स्त्री पुरुष वेद गीता बायबल असे भेद असत नाहीत सर्व तत्वज्ञानी व विचारवंत या रहस्याची संपूर्ण माहिती प्राप्त करण्यासाठी विचारांचा व बुद्धीचा रस्ता पकडतात पण भेद शिकवणारी शंकाग्रस्त बुद्धी या रहस्याचा उलगाडा करू शकत नाही आत्मज्ञानाशिवाय शांती कधीच मिळत नाही म्हणून अष्टावक्र म्हणतात की जो सर्व विचारांचे अवगहन करून अभ्यास करून थकला तो शांतीच्या रस्त्यावर पोहोचतो ज्याचा विचारांचा बुद्धीचा मोह फिटला तोच विचारांच्या फसव्या व उलटसुलट उत्तरांच्या चक्रविहातून मुक्त होतो व त्यालाच आत्मज्ञानाचे फळ प्राप्त होते आणि ते कधीही मूळ मिळवू शकतच नाहीत तो सर्व विचारांपासून दूर असतो व आत्म्याच्या अनुभवापासूनही दूर असतो म्हणून ज्याने संसाराचा सा भोग घेतला आहे व ज्याने सर्व विचारांचा धांडोळा घेतला आहे त्यालाच आत्मज्ञान प्राप्त होते ज्याने संसाराची ओळख करून घेतली नाही तो परमेश्वराला कसा काय जाणू शकेल तो संसाराला सदैव दुःख समजून रडत राहिला तो परमात्म्याची प्राप्ती झाल्यावर सुद्धा आनंदीत होऊ शकणार नाही त्याला तर रडायचीच सवय लागलेली आहे म्हणून तो सर्व फक्त रडू शकतो तक्रार करू शकतो ज्ञानीपुरुष पूर्णतय शांत असतो तो, तो सर्व शांततेचा अनुभव घेतो एकदा आत्मरूपात विलीन झाल्यावर ज्ञानीपुरुष अन्य कशाची कल्पना करत नाही अन्य कशातही आपले मन रंगत नाही ना तो ऐकतो ना तो काही पाहतो तो फक्त आत्मा आणि आत्माच पाहत अध्या अठरावा सूत्र अठ्ठावीसावे अस्षेपा नक्षुर्न चेतर निश्चित्य कल्पितं पश्यन ब्रम्ह वास्ते महाशय अष्टावक्र म्हणतात महाज्ञानी पुरुष शंका इच्छा विरहित व समाधीरहित असल्यामुळे मुमुक्षु वर्गातला नसतो तसेच मुमुक्षु नसणाऱ्यांपैकीही नसतो सर्व संसार हा कल्पना असल्याचे खात्रीपूर्वक जाणून तो केवळ ब्रह्मस्वरूपात जगतो चित्ताच्या चे चल वृत्तीमुळेच वेगवेगळ्या इच्छा शंका विक्षेप वगैरे निर्माण होतात हे विक्षेप अशांतीला जन्म देतात या चित्त शांत करण्यासाठी उपासना व व्रते केली जातात ज्ञान करता मुमुक्षु व्यक्ती चित्त शांत करण्यासाठी समाधीचा माध्यम म्हणून अवलंब करतात परंतु ज्ञानी व्यक्तीच्या वृत्ती आधीच शांत झाल्यामुळे तो विक्षेपातून मुक्त असतो त्याला समाधीची आवश्यकता नसते असा ज्ञानी मुमुक्षू असणाऱ्यांपैकी नसतो व मुमुक्ष नसणाऱ्यांपैकीही नसतो कारण ते प्राप्त करण्यासाठी साधनं करायची ते तर त्याला आधीच प्राप्त झालेले आहे त्याच्यासाठी हे जग केवळ कल्पनामय जग असते तो ब्रह्मस्वरूप होऊन जातो